श्री गणेशायन महा अध्याय सोळावा श्री सद्गुरूला सूर्याची उपमा देऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जगाचा भास नाहीसा करणारा व अद्वैतरूप कमलाला उमलवणारा असा चमत्कारिक सूर्योदय झालाय त्याला माझा नमस्कार असो जो सूर्य उगवल्यामुळे अज्ञान रूपरात्रीचा नाश करून व ज्ञानाज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करून ज्ञानी लोकांस आत्मबोधाचा सुदीन करतो जो सूर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाचा प्रकाश होऊन रूप पक्षी देहाभिमान रूप घरटी सोडून जातात कमलात जीव चैत्य रूपी भ्रमर जो अडकलेला असतो तो, तो ज्या सूर्याच्या उगवण्यामुळे शब्दरूप अडचणीमध्ये सापडताच अज्ञान रूप सायंकाळ झाल्यामुळे ज्या बुद्धी आणि ज्ञान या चक्रवा पक्ष्यांच्या जोड्याची फुटाफूट होऊन ती उभयता जीवेश्वर भेदरूप नदीच्या दोन्ही काठावर ुखाने ओरबोधरूपी चक्रवा पक्ष्मे एकत्र हो ज्यादा उदय आया परेदरूपी चोरानी भीति नहीं होगी हे पांथस्थ आत्माुभ रूप वट तालास लगता ज्या सूर विवेक रूपी किरणा ने रूपी सूर्यकंत प्रदीप्त होूपी वने जात ज्यादा मृगजळाप्रमाणे महा सिद्धीचावाची म्हणजे मी देह आहे ही भ्रांतीची छाया पायाखालीच पडते त्यावेळेस मायारूपी रात्र नाहीशी झाल्यामुळे विश्वरूपी स्वप्नासह विपरीत ज्ञानरूपी निद्रेची आठवण कोठून राहणार म्हणून अद्वय बोधरूपी नगरात महानंदाची गर्दी होऊन आनंद भुवनाची देवघे स्वस्तपणे या प्रमाणे समाधी सुखरूपी सुदीन नेहमी ज्या सूर्याच्या तेजापुळे प्रकाशित होतो जो सूर्य आत्मस्वरूपी आकाशाचा राजा असून नेहमी बोधाचा उदय करणार आहे तो पूर्वादी दिशांसह उदय व अस्तित्व नाही सेकडतो ज्ञानासकट अज्ञान नाहीसे करून शेवटी ज्ञानाचाही लोभ करून आत्मज्ञानाचा उजेड करतो फार काय सांगावे तो सर्वत्र प्रातकालाप्रमाणे सुख देतो ज्या सूर्याच्या तेजापुढे दिवस आणि रात्र भास होत नसून तो दुसऱ्या प्रकाशाशिवाय स्वयंप्रकाशित असतो असे चैतन्यरूपी सूर्य जे निवृत्ती महाराज यांना वारंवार माझा नमस्कार असो श्री ज्ञानेश्वर महाराज आणखी आणखी म्हणतायत त्यांची वाणीने स्तुती करणे शोभत नाही ज्यावेळेस स्तुती करणारा स्तोत्र व स्तुत्य ही त्रिपुटी नाहीशी होते तेव्हाच देवाच्या योग्यतेचे मानाने खरीच स्तुती होते सर्व वस्तूंचे ज्ञान नाहीसे होणे हेच ज्याला जाणणे होय व मौन धरून काही एक वर्णन न करणे हेच ज्याचे वर्णन करणे होय आणि जेव्हा आपलेपणाची आठवण नाहीशी होते त्यावेळेस ज्याची प्राप्ती होते त्या? तुम्हारी स्तुती करना करता पश्चंती व मध्यमा या परेसह हो वैखरीस पाठी घलून लय तुम्हाला हे अद्वयानंद रूपी गुरो मी सेवक या स्तुती रूप अलंकार घलतो योग्यते मना कमी है तरी स्वीकार करावा एखाद दरिद्र्या अमृता का सिंधु पहिया योग्यतेनुसाराह क्या भान न तो जसा भाजीपा की मेजबानी त्या ठिकाणी भाजीपाला हेच पक्वानं समजून त्याची पाहुणचार करण्याची पूर्ण इच्छा तीच विशेष मानली पाहिजे अथवा सूर्याला काळवातीने त्याच्या दिव्य तेजापुढे कोणी ओवाळू लागला असता त्या ठिकाणी काळवातीच्या उजेडता कमीपणा मनात न आणता त्याची भक्तीच विशेष मानली पाहिजे लहान बालकाला योग्य व अयोग्य हे जर समजले तर मग बाळपण ते काय म्हणून त्याच्या कृत्याचेच मातोश्री कौतुक करून संतोष पावते असे पहा नाल्याच्या पाण्याचे लोट गंगेच्या पायावर पाय देऊन आत घुसले तर ती त्याला नको घेऊ नको येऊ किंवा परत जा म्हणते का भृगुषीने हृदयावर लाच मारली हा खरोखर पाहू गेला असा केवढा अन्याय न केला परंतु उलटा तोस प्रेमाने अलंकार समजून शारंगधराने आपल्या हृदयावर गुरुप्रसाद म्हणून श्रीवत्सलांचन चिन्ह बाळगले कि अंधारा भरलेले जग सूर्योदय उजेड़ा भरते सूरया अंधेरास मगे सर मन मंटले का तुम्हारे भेदबुद्धि तराजू कर सूरया बोबर पारडत घना हाँ मजे हत्या घड़ा अपराधा गुरु आप क्षमा करा योग्या ध्यान करून तुम्हारी प्राप्ति करु घ वेदा ने अपने वाचे तुमसे वर्णन के या गोष्टी जशा तुम्ही सहन केल्या त्याप्रमाणे मी जी तुमची तुलना केली त्याची क्षमा करा परंतु तुमचे गुणानुवाद वर्णन करण्यास प्रवृत्त झालो आहे तर माझा तो अपराधन समजता काय पाहिजे ते करा परंतु मी अर्धपोटी उठणार नाही मी गीतारूप प्रसादामृताचे आवडीने वर्णन करू लागलो तो तुमच्या कृपेने मला दुप्पट बळ आले प्रभो माझ्या वाचण्या अनंत जन्मे सत्य भाषण रूप तप केले त्याचे फळ हे गीता नामक महाद्वीप मला मिळाले मी आजपर्यंत जी बहुत पुण्याई केली तिने तुमचे गुणांवाद वर्णन करणे हेच फळ मला देऊन ती माझी उतराई झाली मी देहसंबंधाच्या अरण्यात जेथे जन्ममरण घ्यावे लागते तेथे सापडलो होतो ती सर्व माझी पिढा आज दूर झाली जी गीता प्रसिद्ध है व अविधे नाश करून कर बलवानी है ती तुम कीर्ति आम्हे वर्णन करना सार्की है दरिद्रा घरी अकस्मत महालक्ष्मी आरिद्रे मानता एल का अथवा अंधकारा घरी दैवयोगा सूर्य पहाड़ आला तो अंधकार जगा प्रकाशमय हो ज्यादा ईश्वरा योग्यतेपुर् जग य परमाणु एवं ही दिशत तो ईश्वर भक्ति ने पाजे रूप धारण करीत नहीं का त्याप्रमाणे माझे गीतेचे व्याख्यान म्हणजे आकाशाच्या पुष्पाचा वास अखटित करणे होय परंतु आपण समर्थ असल्यामुळे माझी हौस पूर्ण केली म्हणून ज्ञानदेव म्हणतात तुमच्या प्रसादाने गीतेतील सर्व श्लोकांचा अर्थ मी स्पष्ट सांगेन तरी पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनास सर्व शास्त्रसिद्धांत स्पष्ट करून सांगितला ज्याप्रमाणे अंगात मुरलेल्या रोगाची उत्तम वैद्याने चिकित्सा करून निदान ठरवावे त्याप्रमाणे ब्रह्म हे मायेच्या उपाधीने जगद्रूप धारण करते त्याची वृक्षाबरोबर तुलना केली आणि अविनाशी असा जो देहातील जीवात्मा तो पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितला त्याने चैतन्याला मायेच्या उपाधीने आकारासडले नंतर केवळचे शुद्ध आत्मस आत्मतत्व त्याला उत्तम पुरुष या शब्दाने स्पष्ट केले करता बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट करून सांगितले म्हणून या अध्यायात निरूपण करण्याचे काहीच उरले नाही परंतु गुरु आणि शिष्य यांच्या स्नेहात बोललेलीच गोष्ट पुन्हा बोलण्यात येते याप्रमाणे पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या सर्व गोष्ट ज्ञानाना पूर्णरित्याने समजल्या परंतु इतर जे मुमुक्षु होते त्यांची शंका निवारण झाली नाही असा जो मी पर असा जो मी पुरुषोत्तम त्याला जो मर्मज्ञ ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन भेटतो तो, तो सर्वज्ञ व तोच माझा खरा भक्त होय असे त्रैलोक्य भगवान श्रीकृष्णाने पंधराव्या अध्यायाच्या शेवटल्या श्लोकात परमसंतोषाने ज्ञानाचे विशेष वर्णन केले संसाराचा घोट घेऊन ब्रह्माचे दर्शन होण्याबरोबर पाहणारा ब्रह्मरूप होऊन जीवाला आनंद रूपे राज्याचा पट्टाभिषेक होतो असा ब्रह्मप्राप्तीचा दुसरा बलवत्तर उपाय नाही व उपायात यथार्थ ज्ञान हा राजा आहे असे श्रीकृष्ण म्हणाले याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा करणारे ते होते त्यांना संतोष होऊन त्याने आपले प्राण ज्ञानावरून ओवाळून टाकले आता ज्याबद्दल आवड उत्पन्न होते त्या वस्तूबद्दल अधिकाधिक विचार उत्पन्न होतात असे प्रेमाचे लक्षण होते म्हणून जिज्ञासूपैकी ज्यांना ज्ञानाचा अनुभव नव्हता त्यांना ज्ञान प्राप्त करून घेऊन त्यांचे रक्षण कसे करावे अशी काळजी उत्पन्न झाली म्हणून तेच अपरोक्ष ज्ञान आपल्यास कसे प्राप्त होईल व पुढे कसे वृद्धिंगत होईल किंवा जे ज्ञान प्राप्त न व्हावे व प्राप्त झाले असताही आडमार्गास लावावे असे ज्ञानास विघ्न करणारी कोणती गोष्ट आहे ती समजावी मग ज्ञानप्राप्तीच्या विरुद्ध अशी जी गोष्ट असेल ती सोडून देऊन ज्ञानप्राप्तीस हित कर कोणती गोष्ट आहे ती मनोभावाने विचारावे याप्रमाणे ज्ञानप्राप्तीची इच्छा करणाऱ्या तुम्ही जी मनात शंका आणली आहे तिथे निवारण करण्याकरता श्रीकृष्ण उपाय सांगतील ज्ञानाची उत्तम वेळेवर प्राप्ति होऊन त्याचे योगाने स्वरूपाची प्राप्ती होईल अशी जी दैवी संपत्ती तिथे वर्णन करतील आणि ज्या असुरी संपत्तीमुळे रागद्वेषासळून ज्ञानाचा नाश होतो तिचेही वर्णन करतील अशी दैव व असुरी संपत्ती ज्यांचे योगाने इष्ट व अनिष्ट कृत्य घडतात ते सांगण्याची नवव्या अध्यायात सुरुवात केली आहे त्यावेळेस सगळा विचार करावायचा होता परंतु दुसरा प्रसंग उद्भवल्यामुळे तो तसाच राहिला म्हणून तो प्रसंग आता देवनिरूपण करतील त्या निरूपणाच्या संबंधाने मागील पंधरा अध्याय झाले त्याचे पुढचा हा सोळावा अध्याय होय परंतु हे असो या दोन संपत्ती दैवी आणि असुरी ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्यास समस्या जी दैवी संपत्ती मुमोक्षला मोक्ष मार्गात सोबत करणारी व मोहरूप रात्री वाट चालण्यास धर्मरूप मशार होय तिथे आधी वर्णन करतो ती ऐका ज्या कुटुंबात एक मनुष्य दुसऱ्याचे संरक्षण करतो अशी पुष्कळ कुटुंबे जिथे एके ठिकाणी संरक्षण केली जातात त्यालाच लोक संपत्ती असे म्हणतात अशी जी दैव योगाने एके ठिकाणी जमलेल्या सर्वात सुख देणारी संपत्ती तिलाच दैवी संपत्ती असे म्हणतात श्लोकार्थ पहिला श्री भगवान म्हणाले अभय चित्तशुद्धी ज्ञान योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता दातृत्व बाह्य इंद्रिया संयम यज्ञ वेदांत सार्थ पठन तम सरल प्रमुखत्व प्राप्त होते अभय जो महापुर उत नहीं बुढ़िया कि पथ्या ने मगतो उत्पन्न हो कर्म करते अहंकार उत्पन्न हो भय कुठार अद्वैत भावा ने जो सर्व जग आत्मस्वरूप आहे असे समजतो त्याला भयाची गोष्टी ऐकू येत नाही पाणी मिठास बोडवण्यास लागले असता जसे मिठाचेच पाणी होते त्याप्रमाणे आपली अद्वैत भावना झाल्यावर भयाचा नाश होतो अरे अभय ज्याला म्हणतात त्याची ही लक्षणे होत व हे अभय सम्य ज्ञानाची इच्छा करणार ते पाठीराखे होय आता शुद्ध बुद्धी जिला म्हणतात ती अशा चिन्हाने ओळखावी ज्याप्रमा राखों जलत ने नहीं व विजत ही नहीं नहीं तो्रमा ज्यादा बुद्धि ठिकाणी संकल्प विकल्प ये दोनों नजत कि प्रतिपदे सुरुत होने पूर्वी व अमावस्या संप्या मध्या वे चंद्राते जसे निजरूप आते अथवा ग्रीष्मतु अंति व व वर्षा ऋतु सुरू होने पूर्वी गंगे जानते स्वरूप निवल ज्याप्रमाते त्याप्रमाणे संकल्प आणि विकल्प हे दोन्ही ज्या ठिकाणी उरले नाहीत व रजोगुण आणि तमोगुण हेही ज्या ठिकाणी नाहीसे झाले व ज्या बुद्धीस स्वरूपाचे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झालेली आहे इंद्रिय वर्गाने आवडते की ना आवडते विषय दाखवले असताही ज्या बुद्धीच्या ठिकाणी इच्छा उत्पन्न होत नाही पतीव्रता स्त्रीचा पती, पती गावात गेल्यामुळे ती विराने विवर झाली असता तिला पाहिजे तेवढी हानी किंवा लाभ यांची वार्ता सांगितलं तरी त्याकडे दिसे तिथे मन जात नाही त्याप्रमाणे स्वस्वरूपाची आवड उत्पन्न होऊन बुद्धी एकनिष्ठ होणे याला सत्वशुद्धी म्हणतात असे केशी दैत्यास मारणारे म्हणाले आता आत्मलाभा भा ज्ञान क्या अपनी बुद्धिरालीन मनुष्य ने अपनी कन्या उत्तम कुर्पण के वर, इच्छा उरत नहीं अथवा समुद्रमंथन कर लक्ष्मी वर आयाव दे सोडा विष्णुस वरले त्याचप्रमाणे विकल्परहित होऊन योग किंवा ज्ञान यांच्या ठिकाणी वतनदार होणे व तिसरा ज्ञान योग आहे असे श्रीकृष्ण म्हणाले आता काया वाचा मने करून शक्तेनुसार आपल्यास जे दान करावे ते आपला शत्रु असून जर खरोखर आडलेला असेल तर त्यासही विमुख लावू नये हेच खरे दान होय धनंजया वृक्ष ज्याप्रमाणे आपली फुले फळे छाया मुळ्या पाने यापैकी काहीही वाटेने जाणाऱ्यापासून लपून ठेवीत नाही पाहिजे त्यास आपल्या सर्वस्वाचा उपभोग घेण्यास मनाई करीत नाही त्याप्रमाणे मनापासून संपत्तीपर्यंत प्रसंगानुसार हवे ते देऊन जमलेल्याचे त्याच्या मनोरथाप्रमाणे समाधान करणे त्याला दान असे म्हणतात व ते मोरूपी ठेवा दृष्टीस पडण्याचे अंजन आहे हे है, असो आता दमाची लक्षणे सांगतो ती ऐक ज्याप्रमाणे शस्त्र धारण करणारा शत्रूचा नाश करतो त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिये यांचे जे ऐक्य झालेले असते त्याचा जो वियोग करतो त्याचप्रमाणे इंद्रियेद्वारा येणाऱ्या विषयांचा वारा देखील लागू देत नाही व सर्व इंद्रिये प्रत्याहाराच्या ताब्यात बांधून देतो चित्ताच्या आत घडून गेलेली जी प्रवृत्ती ती दहा इंद्रियांच्या द्वाराने वैरागे रूप अग्नी आत घालून बाहेर करतो श्वास श्वाश बंद करण्याहूनही योग्यांची जी अतिकठिण व्रते त्यांचे ते उत्तम रीतीने जो रात्रंदिवस आचरण करतो हे दम म्हणून ज्याला म्हणतात त्याचे लक्षण आहे आता यज्ञ म्हणजे काय ते संक्षेपाला सांगतो ऐक तर ब्राह्मण आणि स्त्रिया यांच्यामधील सर्वाने आपल्या अधिकारानुरूप ज्याला ज्या उक्त दैवतांचे पूजन व धर्म असतील ते यथाशास्त्रविधीने आचरावे ज्याप्रमाणे ब्राह्मणाने पटकर्माचे आचरण करावे व शुद्राने त्यास वंदन करावे हाच त्यांचा यज्ञ हो आणि त्या दोघांसही त्यांचा यशाचे सारखे फल मिळते त्याचप्रमाणे अधिकारापरत्वे विचार करून सर्वाने आपापले यज्ञ करावे परंतु फलाशे ते घालू नये आणि या यज्ञाचा करता मी असा देहा मनात भाव उत्पन्न होऊ देऊ नये तथापि वेदांच्या सर्व आज्ञा स्वतः पाळाव्यात अर्जुना यालाच सशास्त्र यज्ञ म्हणतात व हा मोक्ष मार्गाचा जाणता असून सोपते होय आता खेळणारा चेंडू भुईवर आपडतो तो उगीच न फेकता हातात परतावा या हेतूने आपडतो किंवा शेतकरी शेतात उत्तम धान्य पेरतो ते पिकाकडे लक्ष देऊन जमिनीत टाकतो किंवा ठेवलेले जिन्नस हे हे या हेतूने जसा कोणी हातात दिवा घेतो अथवा झाडांच्या मुळाशी यावेत म्हणून जसा कोणी पाणी घालतो फार काय परंतु आपले स्वरूप आरशात पाहण्याच्या हेतूने जसा वरचेवर प्रीतीने एखादा मनुष्य तो स्वच्छ पुसतो त्याचप्रमाणे वेदाने ज्या ईश्वराचे वर्णन केले आहे तो आपल्यास प्राप्त व्हावा म्हणून वेदांचा सतत अभ्यास करावा ब्रह्मप्राप्ती होण्याकरता ब्राह्मणाने वेदातील ब्रह्मसूत्र व इतरांनी स्तोत्र किंवा ईश्वराचे नाव हेच वरवर म्हणावे -वर देव म्हणतात पार्था ज्याला स्वाध्याय म्हणतात ते हेच होय असं आता तुला तपशब्दाचा अभिप्राय सांगतो तो आहे तर आपले सर्वस्व दान करणे यालाच दान म्हणतात व द्रव्य उडवणे ते दान नसून व्यर्थ खर्च करणे होय ज्याप्रमाणे कडू वृंदावनाचे फळ झाडासूनही कोणाच्या उपयोगास न येता व्यर्थ खर्च करणे होय ज्याप्रमाणे कडू वृंदावनाचे फळ झाडास लागूनही कोणाच्या उपयोगास न येता व्यर्थ सुकून जाते पण औषध रूपाने सर्व जगाच्या उपयोगी पडते किंवा धूप अग्नीत पडून स्वतःचा नाश करून घेतो पण सर्वात सुगंध देतो किंवा सोने जो जो शुद्ध करावे तो तो ते वजनात कमी भरते पण कसास जास्त किंवा कृष्णा पक्षामध्ये चंद्र एक एक कले कमी होतो पण कृष्ण पक्षाचे पोषण करतो सर्व औषधांचे पोषण करतो त्याप्रमाणे हे वीरा ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होण्याकरता प्राण इंद्रिय आणि शरीर यांचे जे झिजवणे त्यालाच तप असे म्हणतात अथवा इतर जे तपे आहेत ती ह्या तपाप्रमाणे शुद्ध नाही म्हणून हंस पक्षी जसे दुधात आपली चोत घालून दूध आणि पाणी वेगळे करतो त्याप्रमाणे देह आणि जीव यांचे ऐक्य मोडून करता। तो जन्मतःच हात घालून विवेकाने निराळे करण्याचा विचार नेहमी अंतकरणात बाळगतो व आत्मविचार झाला असता बुद्धीचे विषयाकडील मार्ग कुंठीत होतात ज्याप्रमाणे मनुष्य जागा झाला असता निद्रा व स्वप्न ही दोन्ही आपोआप नाही शेवतात त्याप्रमाणे धनुर्धरा आत्मप्राप्ती करून घेण्याकरता जो अंतकरणात विवेक उत्पन्न होतो त्याला म्हणतात ज्याप्रमाणे हित कारक आहे व प्राण हा जसा सर्व भूतांचे ठाई सारखाच आहे त्याप्रमाणे ज्याचे प्राणी मात्रा सौजन्य आहे त्यालाच अर्ध असे म्हणतात श्लोकार्थ दुसरा अहिंसा सत्य भाषण राग न सन्यास संन्यास अंतकरणाचा उपशम चहाडी न करणे प्राणीमात्रावर दया करणे विषय लंपट न होणे नम्रता जनलज्जा आणि स्थिरपणा आणि काया वाचनाने जगाला सुख व्हावे या हेतुने वर्तन ते वर्तन करणे तेच अहिंसेचे खरे लक्षणदान आता तीक्ष्ण असून मऊ म्हटले म्हणजे जसे कमळ ते पाण्याचा भेद करून वर येते परंतु मऊ असते किंवा चंद्रासे तेज पडते परंतु ते शीतल असते जे औषध रोग्यास दिले असता रोगाचा नाश करील आणि जिभेसही कडू लागणार नाही असे औषध सापडायचे नाही म्हणून त्याची उपमा या ठिकाणी लागू पडत नाही तर मऊपणा म्हटल्या म्हणजे डोळ्यातील बुबुळावर घासले असताही जे खुपत नाही व कठोरपणा पाहू गेले असता ते जे पाणी पर्वत पर्वताचा कडाही फोडून बाहेर पडते त्याप्रमाणे संशय निवृत्ती करण्यात जे लोखंडाप्रमाणे तीक्ष्ण असते व ऐकले असता माधुर्याला लाजवते जे ऐकले असता कानासही त्याचे सेवन करावे असे वाटते व सत्यपणाच्या बळाने ब्रह्माप्रेन जाऊन ठेवते फार काय परंतु त्याचे गोडी इतकी असते की कोणीही फसत नाही व त्यातील अर्थ पाहू गेले असता त्यापासून कोणाच्या मनालाही धक्का बसायचा नाही एरवी पारध्याचे गाणे कानास गोड लागते परंतु खरेपणाच्या दृष्टीने पाहिले असता ते मृगास घातक असते अथवा अग्नी हा आपले कृत्य उघड रीतीने करतो परंतु ह्या त्याच्या खरे खरेपणास आग लागो कानास मधूर लागणारे असून अर्थ पाहू गेले असता जे काळीच भेदते ते भाषण नसून सुंदर विविषीच होय परंतु रागावल्यावर आहित होण्याबद्दल बोलणे पोकळ असून लालन करण्यात पुष्पाप्रमाणे मऊ असते असे आईचे जे स्वरूप प्रमाणे ईकले ज्यादा सुखा की प्राप्ति होते व परिणाम गोड़ा ही मर्म भेद न करना जे बोलने बोलने आता दगड़ा पानी घता ही कि निवर घुसाईस लोनी ये नहीं साय दिला फड़ा वर करीत नहीं वसंत ऋतु प्राप्त ही आकाशा जसी फुले अथवा रंभेच्या स्वरूपाने शुकास ज्याप्रमाणे विषय वासना झाली नाही किंवा भस्मात तूप उठले असता जसा अग्नी पेटत नाही त्याप्रमाणे ज्या अक्षराने काम आणि क्रोध उत्पन्न होतो त्यांचा उच्चार केला असता किंबहुना हे पांडुसुद्धा ज्याचे आयुष्य संपले आहे त्याला उठवण्याकरता ब्रह्मदेवाच्या दरी पाया पडले तरी तो ज्याप्रमाणे उठत नाही त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी क्रोध विषे खटपट केली असता क्रोध येत नाही या स्थितीला अक्रोधत्व म्हणतात असे श्रीकृष्णाने अर्जुनात सांगितले मृत्यूकेचा त्याग केला असता जसा घटाचा त्याग आपोआप होतो व तंतूचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग तसंच बीजाचा त्याग केला असता वृक्षाचा त्याग सहज होतो किंवा भिंतीचा त्याग केला असता त्यावरील सर्व चित्रांचा त्याग आपोआप होतो किंवा भिंतीचा त्याग केला असता त्यावरील सर्व चित्रांचा त्याग आपोआप होतो अथवा झोपेचा त्याग केला असता नाना तऱ्हेच्या त्याग जसा आपोआप होतो किंवा जराचा त्याग केला असता लाटांचा त्याग व वर्षाकाराचा त्याग केला असता मेघांचा व धनाचा त्याग केला असता ज्याप्रमाणे विषयोपभोगांचा त्याग होतो त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते दे देहच दे मी अशा अहंतीचा त्याग करून सर्व संसाराचा त्याग करतात त्याला त्याग म्हणतात असे यज्ञभोक्ता श्रीकृष्ण परमात्मा यांनी सांगितलेले मनात समजून भाग्यवान तो भाग्यवान जो पार्थ त्याने प्रश्न केला हे प्रभो शांतीची लक्षणे काय आहेत ती मला उघड करून सांगा तेव्हा देव म्हणाले तू फार उत्तम गोष्ट विचारलीस तर ती सांगतो तिकडे लक्ष दे ज्ञात्याने जी वस्तू जाणावयाची ती पूर्णपणे जाणल्यावर मागून ज्ञाता आणि ज्ञान ही ज्या ठिकाणी लय पावतात त्यालाच म्हणजे ब्रह्माला शांती असे म्हणतात ज्याप्रमाणे प्रदयकालचे उदक वाढल्यावर सर्व विश्व बुडून आपल्या स्वरूपात आपण लय पावते मग उगम प्रवाह व समुद्रास मिळणे या अवस्था राहत नाहीत व सर्वत्र जलमय आहे याचाही या बोध कोणास होत नाही त्याप्रमाणे ज्ञेया ते ऐक्य झाल्यावर ज्ञातृत्वही आपोआपनाही सेवते मग अर्जुना बाकीचे ज्ञान उरते ते शांतीचे रूप होय <coughs> आता पिढा नेणाऱ्या व्याधीने किंवा दी बात वैद्य दुखा निवारण करते चिखरत रुत दुख प्या का है कि भाकड़ है इकड़े लक्ष्य न देता तिना वो बुड़ा मनुष्या कहून ज्यादा मनात करुणा उत्पन्न होते तो ज्याप्रमा बुडना ब्राह्मण है कि अंत्यज है चौकशी न करता का महामना दुष्टाने एख्या पतिव्रता स्त्रीस लुबाड़न तिना वस्त्रहीन कर सोड़न दिल है अभी स्त्री एखाद संभावित मनुष्या दृष्टि पड़ा तो जसा प्रथम तिचा अंगा अपले वस्त्र टाकून नीचे पुस्तपास करते तसेच जे अज्ञान व प्रमाद यांनी व्याप्त आहेत किंवा पूर्वक कर्मानुरूप ज्या काही व्याधी जळलेले आहेत व जे सर्वांच्या निंदेश पात्र झाले आहेत त्यांना आपण स्वतः सहाय्य करून त्यांना ज्या व्याधीपासून दुःख होत असते तिचा विसर पाडतात अरे ज्यांच्या येणाऱ्या मनुष्यांचे दोष ते आपल्या दृष्टीने नाहीसे करून मग त्यांचेकडे अवलोकन करतात ज्याप्रमाणे शालीग्राम मूर्तीस वस्त्रालंकार घालून व उत्तम पुष्पे वाहून मग आपले चित्र तिच्याकडे लावावे किंवा शेतात धान्य पेरून उत्तम रीतीने पीक आल्यावर जसे त्याचकडे पाहून समाधान मानावे अथवा आपल्या घरी अतिथी आला त्यास अन्नदान देऊन संतोषित केल्यावर ज्याप्रमाणे त्याचा आशीर्वाद घ्यावा येतात त्याप्रमाणे आपल्यापुढे येणाऱ्या मनुष्याचा कमीपणा आपल्या, मनुष्या कमी आपल्या गुणसामर्थ्याने दूर करून नंतर त्याचकडे दर्या तयार बुद्धि ने पहाव असे न करता ज्या वर्मावर डाग देव नए अथवा पापकर्मा उच्चार कर दुख देव नए व्यास व्याधी नव घेन तू व्याधिष्ठ है परंतु ज्याया ने कोष्य वाइट स्थिति उत्तम स्थिति ये तो, तो उपाय जो करते वर् डाग देते नहीं तर अर्जुना उत्तम मनुष्याच्या मानाने जर दुसऱ्या कनिष्ठ मानित नाही व त्या ते दोष मनात आणत नाही तेच अपैशून अपैशून्याचे लक्षण खरे लक्षण होय आणि अर्जुना मोक्ष मार्गाचे सुखा व मोक्ष साधन हेच होय आता दया अशी असावी की ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र हा शांती देण्यात लहान अथवा थोर असा पर्याय न ठेवता सर्वांना सारखीच शांती देतो त्याप्रमाणे दयार्द्रव आद्य करणाने दुःखित मनुष्याचे दुःख हरण करते वेळीस तो उत्तम आहे किंवा अधम आहे हे मनात न आणता सर्वांचे दुःख निवारण करतो जगात पाहण्यास पाहण्यासारखी वस्तू दुसरी कोणती आहे की गवत सुखू लागली असता जो आपला स्वतःचा नाश करून त्याचे आपल्या ओलाव्याने रक्षण करते त्याप्रमाणे आपल्यासमोर पीडित मनुष्य आला असता त्याच्या कळवळीने त्यास जरी आपले सर्वस्व दिले तर आपण त्यास काहीच दिले नाही असे जो मानतो पाणी वाहत असताना वाटेत खळगा आला असता तो भरून टाकल्याशिवाय जसे ते पुढे जात नाही तसा आपल्यासमोरील श्रमलेल्या मनुष्यास संतोषित केल्याशिवाय जो पुढे जात नाही ज्याप्रमाणे पायात काटा पोचला जीव कळवळतो त्याप्रमाणे दुसऱ्याचे संकट पाहिले असता ज्याचे मन कळवळते किंवा पायास थंड पदार्थ चोळल्यावर डोळ्यास जसा गारवा येतो तसे दुसऱ्याचे सुख पाहून ज्याला सुख होते किंबहुना दहान लागलेल्या मनुष्याची तृषा भागण्याकरता जसे जगात पाणी निर्माण केले आहे त्याप्रमाणे दुःखित मनुष्याचे दुःख हरण करण्याकरताच जो या जगात राहतो गुणाने युक्त जो पुरुष असतो तो दयेची केवळ मूर्तीच आणि हे विरोधमान त्याचा जन्मतःच मिरुणी आहे उपभोग घेत नाही किंवा वसंत ऋतू पुष्कळ झाडे टवटवित होतात तथापि त्यातील एकाही झाडाचा उपभोग न घेता तो चालता होतो फार काय लक्ष्मी महासिद्धीसह जरी श्री विष्णूजवळ प्राप्त झाली तरी जसे त्यांचे तिच्याकडे लक्ष जात नाही तसे आपल्यास आवडणारी इहलोकीचे किंवा परलोकीचे भोग जरी चाकर झाले तरी त्यांच्या मनात त्यांचा उपभोग घ्यावा असे येत नाही ते कौतुकाने म्हणतात मधमाशीस जसे तिथे मोहोळ सुखकारक आहे किंवा जलचर जलचरास जसे पाणी प्रिय आहे किंवा पक्ष्यांना आकाश फिरण्यास मोकळे आहे किंवा बालकाला सुख व्हावे या दृष्टीने आईचे जसे त्यावर प्रेम असते अथवा वसंत ऋतू सुरू झाल्यावर जसा मलय पर्वतावरील वारा मंद सुगंध वाहतो प्रियवस्तू पाहिले असतात जसे डोळ्यात समाधान होते किंवा ज्याप्रमाणे कासवी आपल्या दृष्टीने पिलांचे पोषण करते त्याप्रमाणे जा ज्यांची दृष्टी भूतमात्राच्या ठिकाणी प्रेमयुक्त असते हात लावला असता मऊ लागतो तोंडात घातला असता रुचकर लागतो नाकास ज्याचा सुगंध येतो व रूपाने पाहिले असता जो पांढरा स्वच्छ आहे असा जो कापूर तो वाटेल तितका खाल्ला तर त्याचपासून बाधा झाली नसती तर तो उपमेश पात्र झाला असता परंतु ज्याच्या पोटात पंचमहाभूतांचा समावेश होतो त्याचप्रमाणे जो परमाणुतही समा व गगन जसे विश्वाच्या आकाराप्रमाणे आकारास येते फार काय सांगावे जे जगाच्या जीवनाकरताच वाचतात अशी जी स्थिती तिला मार्दवसे असे म्हणतात पराजित झालेला राजा जसा लज्जेने दुःखी होतो अथवा निकृष्ट स्थिती प्राप्त झाली असता मानी पुरुष जसा निश्चित हो एखादा उत्तम संन्यासी अकस्मात एखाद्या चांदळाच्या घरात चा गेला असता त्या जशी लजा होते क्षत्रियाना रणातून पळून जाण्याचा प्रसंग आला असता तो सहन करण्यास जशी त्याला लाज वाटते किंवा पतिव्रता श्री गंगागीर नावाने हाक मारली असता जसे तिला सुंदर मनुष्यास कोड उत्पन्न झाले अथवा संभावितांवर वाईट आला तर त्यांना ज्याप्रमाणे लज्जेने प्राण संकट उत्पन्न होते त्याप्रमाणे साडेतीन हात शरीर धारण करून निरनिराळ्या नी यवनीत उत्पन्न होणे व मरणे याची गर्भमेदरूपी मुशीत रक्त आणि मूत्र यांच्या रसाचे ओतीव शरीर धारण करण्याची ज्यांना लाज वाटते फार काय सांगावे तर ज्यांना देह धारण करून नावार उपास येण्यापेक्षा दुसरी कोणतीही लाजीरवाणी गोष्ट वाटत नाही अशा दुश्चिन्हाने युक्त असलेले शरीर ते धारण करण्याचा साधना कंटाळ असून लाज उत्पन्न होते व इतर जे कोडगे लोक आहेत त्यांना ते शरीर धारण करण्याची गोडी वाटते ज्याप्रमाणे कळसूत्री बावळ्यांच्या दौऱ्यात तुटल्यावर त्यांची चेष्टा बंद होते त्याप्रमाणे प्राणाचा जय केला असता कर्मेंद्रियाची गती बंद होते किंवा सूर्य मावळल्यावर त्याच्या किरणांचे प्रभाव बंद होते त्याप्रमाणे मनाचा जय केला असता ज्ञानेंद्रियाची मती कुंठीत होते याप्रमाणे मन आणि प्राण यांचा जय केला असता दहा इंद्रिय पंगू होतात यालाच अचापल्य असे म्हणतात अरे श्लोकार्थ तिसरा अर्जुना प्रगल्भता क्षमा धैर्य शुचिरभूतपणा दुसऱ्याचा हेवा न करणे व मानीपणाचा अभाव ही लक्षणे दैवी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाचे ठिकाणी असतात आता ईश्वर प्राप्ती करता ज्ञानमार्गाचे मनापासून अवलंबन केले असता त्याला उणी पडत नाही पथिव्रता पती स्त्री पतीच्या मरणानंतर प्रवेश करून मरणासारखा वाईट प्रसंग आला तरी सहगमन करण्यास मागे पुढे पाहत नाही त्याप्रमाणे जो आत्म्याची चिंता लागल्यामुळे प्राणवायू नेण्यासारख्या कठीण मार्गाचेही अवलंबन करतो त्यांना शास्त्रात सांगितलेल्या विधी निषेधांची अडचण व भीड नसते व महासिद्धी प्राप्त झाली असता तिथेही त्यास कौतुक वाटत नाही याप्रमाणे ज्याचे मन आपण होऊन ईश्वराकडे धाव घेते त्याला आध्यात्मिक तेज असे म्हणतात आता सर्व सहन करणार मी श्रेष्ठ असा ज्याला गर्व उत्पन्न होत नाही त्यालाच क्षमा असे म्हणतात ज्याप्रमाणे देह हा सर्व रोग धारण करीत असून त्याचा गर्व बाळगीत नाही आणि विषय सेवनाविषयी इंद्रियाची अतिप्रवृत्ती किंवा पूर्वकर्माने रोगाची प्राप्ती अथवा प्रियवस्तूचा वियोग या सर्व गोष्टी जरी एक समय समयादे करून प्राप्त झाल्या तरी तो जो आगस्त्री ऋषीप्रमाणे धीर धरून त्या सहन करतो आकाशात धुरात वाऱ्याची एक झुळूक त्यास नष्ट करते त्याप्रमाणे अर्जुना आध्यात्मिक आधीदैविक व आधीभौतिक हे उपद्रव जरी एकदम उत्पन्न झाले तरी जो सर्व गिळून टाकतो आणि त्याप्रमाणे चित्तात राग उत्पन्न होण्याचे वेळी धैर्य कायम ठेवतो त्याला धृती असे म्हणतात आता सुवर्ण कलश स्वच्छ करून त्यात गंगा गंगारूपे अमृत भरले असतात ते जसे सर्व शुद्ध असते त्याप्रमाणे शौच होय ज्या मनुष्याचे आचरण निष्काम असते व ज्याच्या अंतर्यामी विवेक जागृत असतो तो जसा अंतर्यामी व बाहेरूनही शुद्ध असतो त्याप्रमाणे शौच गंगेचा उदक जसे समुद्राकडे जाताना सहज तीरावरील वृक्षांचे पोषण करते व स्नान करणाऱ्यांचेही पाप नाहीसे करून त्या संसार तापासून मुक्त करते किंवा ज्याप्रमाणे सूर्य आपली रोजची प्रदक्षिणा करण्यास निघाला म्हणजे अंधकाराचा नाश करतो व जगातील संपत्तीची मंदिरे उघडून व्यापार सुरू होतो त्याप्रमाणे जे बद्ध असतील त्यांना मुक्त करून व संसार सागरात बुडाले त्याना तारून जे पीडित आहे त्यांचे दुःख निवारण करतो किंबहुनाचा नाश करण्याविषयी ज्या त्या अंतकरणात संकल्पही उत्पन्न होत नाही त्यालाच अर्जुना अद्रहत्व असे म्हणतात व ते मी तुला तुझ्या दृष्टी सुघड रीतीने पडेल असे सांगितले आणि पार्था भगीरथाने गंगेची प्रार्थना करून तिला मृत्यू लोकात आणते वेळी तिला शंकराने आपले जटेत धारण केल्यावर तिचा आपले वेगाचा गर्व हरण होऊन ती लज्जित झाली त्याप्रमाणे लोकांनी मान दिला असता जो संकोचित होतो त्यालाच हे सुमते अर्जुना अमानित्व असे म्हणतात याबद्दल तुला मागे पुष्कर वेळा सांगितले आहे तेच ते पुन्हा किती सांगू याप्रमाणे दैवी संपत्ती या सव्वीस गुणांना चक्रवर्ती परमात्म्याने आग्रहार करून दिली आहे किंवा ही दैवी संपत्ती या सव्वीस गुणरूपी नितीर्थाने नित्य नवी असून वैराग्यरूपी सागराचा उद्धार करण्याकरता जणू काय भगवती गंगाच प्राप्त झाली किंवा ही गुणरूपी पुष्पांची माळ हातात घेऊन मुक्तीरूप वधू निरपेक्ष वैराग्य रूप वराचा गळा शोधित त्याला वरण्याकरता पाहत आहे अथवा या गुण गुणरूपी वाती लावून गीता आपल्या आत्मरूपी पतीस ओवाळण्याकरता आरती घेऊन आली आहे किंवा रूप समुद्रातील ही, ही गुणरूपी मोहते दैवी संपत्तीरूप शिंपल्यात उत्पन्न झाली आहेत दैवी संपत्तीची जी ही लक्षणे सांगितली यापेक्षा अधिक किती म्हणून सांगू आता आसुरी संपत्ती ही दुःखरूपी वेली असून दोषरूपी काट्याने जरी भरलेली आहे तरी तू आपल्या मनात ती समजून घे कारण अं पहा कि जी वस्तु त्याग है ती आप उपयोग की नहीं है खरें त्याग करना ती फार सावधपण ऐकू बीवा भयंकर अभी नरक प्राप्ति करूँ देनेकर घोर दोषा ने जी आप जूट के लिए आसुरी संपत्ति कि सगे विषय एकत्रे ज्याप्रमा तैस का नाव दयावेप्रमाणे आसुरी संपत्ति मे दोषांच गोड़ा